वाल्मिकी रामायण कांड सर्ग चाळीसावा वानरेश्वर राजा सुग्रीवाचा हेतु हे, हे सैन्य आल्यामुळे पूर्ण झाला तो शत्रु शत्रुसैन्याचा धुवा उडवणाऱ्या नरश्रेष्ठ रामाला म्हणाला माझ्या देशात वास करणारे जे बलवान मनाले ये तसे रूप घेणारे वानरराजे महेंद्रासारख्या तेजाचे आहेत ते आता येऊन त्यांनी मुक्काम केलाय अतिशय बलशाली महापराक्रमी अशा वानरासह ते दैत्य दानवाप्रमाणे भयंकर असणारे वानरश्रेष्ठ आले यांचे कर्तृत्व प्रख्यात आहे ते दिलेले काम पूर्ण करणार आहेत पराक्रमात नावाजलेले आणि उद्योग आहेत हे वानर कोट्याने येथे तुझे सेवक म्हणून आले ते सगळे आज्ञेत वागणारे सगळे स्वामी हिता पाहणारे आहेत शत्रुमूर्तना तुझी मनुष्या आंबलात आणण्याला ते समर्थ आहेत ते हे अनेक सहस्त्रांच्या संख्येने पराक्रमी वानरांना घेऊन दानवांसारखे भयंकर वानर नायक आलेले नरश्रेष्ठा जो उचित अशा प्रकारचे कार्य तुम्हाला करायचे आहे हे थोडक्यात मी त्यानं सांगितले तथापि यथायोग्य जे काही असेल त्यासंबंधीची आज्ञा तू करावीस सुग्रीवाच्या या बोलण्यावर दाशर्थी रामाने बाघून त्याला आलिंगले आणि तो त्याला म्हणाला मित्रा वैद्यही जिवंत आहे की नाही हे समजून घेतले पाहिजे तसेच बुद्धिमंत रावण कुठे राहतो तो देश समजून घेतला पाहिजे रावणाचा ठाव था ठिकाण आणि वैद्यही कुठे आहे हे जाणून घेतल्यानंतर मग आता पुढे काय करायचं ते आपण ठरवू वानरेंद्रा या कामी मी किंवा लक्ष्मण समर्थ नाही वानर राजा या कार्याचा आरंभ तुझ्याकडून व्हायचा आहे तूच त्याला समर्थ आहेस राजा माझ्या कार्याची आखण्या कशी करायची त्याची तूच आज्ञा दे कारण वीरा तुलाच माझ्या कार्याचे ज्ञान आहे याच संशय नाही तूच माझा दुसरा सुरूध आहेस पराक्रमी ज्ञानी आणि काळाचे महत्व जाणणार आहेस आमच्या हिताला जपणारा आमचा आप्तबांधव आणि आमचे उद्दिष्ट उत्तम रीतीने जाणणार आहेस असे म्हटल्यानंतर सुग्रीवाने पर्वतासारख्या पाळ मेघासारख्या आवाजाच्या प्रतापी विनोदनामाच्या वानरनायकाला रामाच्या आणि धीमान लक्ष्मणाच्या बुढ्यात सांगितले वानरोत्तमा तू परिस्थिती आणि नीती याने युक्त आहेस कार्याचे आखणे करण्यात जाणकारेस चंद्र सूर्यासारखे घेऊन तू पूर्व दिशेकडे राव पर्वतावर भागीची नदी रम्य शरेव कौशिकी रम्य कालिंदी यमुना यामुन महागिरी सरस्वती सिंधू नील होण्यासारखे पाणी असणारा शोण मही आणि पर्वतारण्याने शोभणारी कालमही अशा नद्या लागतील ब्रह्ममाल, विदेह मालव काशी कौसेल मागस महाग्राम अंग असे देश आणि रेशमी वस्त्रे बनवणाऱ्याची आणि रुपयाच्या खणीची भूमी लागेल प्रत्येक ठिकाणी शोध घेणाऱ्याकडून सौरस्थानी धुंडाळा रा, आणि रामाची प्रिय भाऱ्या आणि दशरथाची सून हिचा शोध समुद्रात बुडालेले डोंगर गावे आणि मंदर पर्वताच्या टोकार लोखंडासारखे तोंडे असलेले एक पायाचे पण वेगाने बलवान तसेच नरभक्षक टोकदार किसनचे पुंजके बांधलेले किराते जे सुवर्णक्रांतीचे आणि सुंदर दिसणारे आहेत ते कच्चे मासे खाणारे बेटार बेटांवर राहणारे किरात ते पाण्याच्या आत बुडून फिरणारे भयंकर नरव्याघ्र म्हटले जातात या सर्वांची वस्तिस्थाने डोंगरावरून उडून जाण्यासारख्या असलेल्या आणि नावेच्या सहाय्याने जाण्याजोग्या त्या सर्व धुंडाळा येत करून सात राज्यांनी शोभणारे यवद्वीप यवद सोन्याच्या खाडीने शोभणारे सोन्या रुपयाचे द्वीप आहे ते, ते शोधा यवद्वीपाच्या पलीकडे शिशिर नावाचा पर्वत आहे त्याचे शिखर गगनचुंबी आहे त्यावर देव दानव राहतात त्यांच्या धबधब्यांच्या आणि वनाच्या ठिकाणी सगळे मिळून यशस्वी राम पत्नीचा शोध घ्या तेथून वेगाने वाहणाऱ्या लाल शोणाला याल तेथून समुद्राच्या पलीकडे जा तेथे सिद्ध चारण नित्य राहतात त्याच्या रम्य आणि आश्चर्यकारक दिसणाऱ्या तीर्थात आणि वनात ठिकठिकाणी वैद्यही सह रावणाचा शोध घ्या पर्वतातून निघालेल्या नद्यांच्या काठी अति विशाल अशी पुष्कळ उपवणे आहे ती रम्य असणारे पर्वत आणि शोधा तेथून समुद्रात असणारी मोठी द्वीपे तुम्ही लाटा उठतात महाभयंकर रूपाच्या वाऱ्याने उसळ उसळून घुंगणारा वा, वा, वाज करणारा समुद्र तुम्ही पहाल त्या समुद्रातले प्रचंड देहाचे असूर नेहमी छाया पकडतात ते दीर्घकाळ <coughs> वखवकलेले असतात म्हणून ब्रम्हदेवानी त्यांना अनुद्या दिलेली आहे काळमेघासारख्या महान सर्पाचे वास्तव्य असणाऱ्या प्रचंड नात करणाऱ्या महासागराकडे काही उपायाने जाऊ मग लाल पाण्याच्या फार मोठ्या लोहित नावाच्या सागराकडे जा तेथे तुम्हाला फार विशाल असा काटेसावरीचा वृक्ष दिसेल तेथे गरुडाचे नाना रत्नाने विभूषित असलेले कैलासा भव्य विश्वकर्म्याने बनवलेले घर आहे तेथे पर्वतासारखे प्रचंड मंदेह नावाचे राक्षस आहे ते पर्वताच्या कड्यावरून लोंकारतात त्यांची रुपया अनेक प्रकारचे आणि भयाव आहेत सूर्य उगवला की ते नित्य पाण्यात पडतात आणि सूर्याने तापले की पुन्हा पुन्हा लटकत राहतात ब्रम्हतेजाने ते, ते राक्षस रोजच्या रोज मारले जातात तेथून पांढरट मेघासारखा क्षीरोज नावाचा समुद्र लागेल कशातही आक्रमण होऊ न देता लात हार जा, असा तो सागर तुम्ही पाहत ऋषभ नावाचा पर्वत आहे दिव्य सुगंधी फुलांनी डवलेले वृक्ष स्वभार असलेले रुपेरी आणि सुवर्ण रंगाच्या केसरांच्या झळा सुंदर पक्षाने आणि राजहंसाने गजबजलेले सुदर्शन नावाचे सरोवर तिथे आहे मन रमवण्याकरिता देव चारण यक्ष किन्नर आणि अप्सरागड मोठ्या आनंदाने त्या कमरयुक्त सरोवराकडे जात असतात त्या क्षीरोदाला ओलांडून गेल्यानंतर वानरानो जलौद नावाचा सर्व प्राणीमात्राचे भय प्राणीमात्रांचे भय नाहीसे करणारा श्रेष्ठ सागर तुम्हाला दिसेल तेथे त्याच्या कोपातून निर्माण झालेले तेज घोड्याच्या मोठ्या तोंडाच्या आकाराचे आहे त्या अद्भुत महावेग तेजाचे हे सारे चराचर खाद्य आहे त्या सागरात राहणाऱ्या असमर्थ भूतांचा मोठमोठ्यानं होणारा आवाज ते वडवामुख पाहिल्यामुळे झाला तो तिथ येतो गोड पाण्याच्या समुद्राच्या उत्तर तीरापासून योजन दूर जातरूप शील नावाचा एक अतिशय मोठा सोन्याच्या कांतीचा पर्वत आहे तेथि वानरानं चंद्रासारख्या शुभ्र वर्णाचा पृथ्वीला धारण करणारा कमलपत्रासारखे नेत्र असलेला नाग तुम्हाला दिसेल पर्वताच्या माथ्यावर सर्व देवाने ज्याचा आदर केला तो सहस्त्र मस्तकांचा काळे वस्त्र नेसलेला अनंत देव बसलेला आहे त्या महात्मा सुवर्णध्वज म्हणून पर्वताच्या टोकावर एक तीन शाखा असलेला तालवृक्ष पूर्व दिशेला देवश्रेष्ठाने तो, दिश तो।, दिशे देव तो निर्माण केलेला आहे त्याच्या पलीकडे सुवर्णमय अशा श्रीमान उदय पर्वत आहे त्याचे शिखर गगनाला भिडून शंभर योजन पसरलेले आहे ते ते लांब आणि दहा योजन उंच असे दुसरे सुवर्णमय शिखर सौवनस नावाचे आहे पूर्वे तीन पावले टाकताना विष्णूने त्याच्यावर पहिले पाऊल टाकून दुसरे त्या पुरुषोत्तमाने मेरूच्या शिखरावर टाकले जम्बू द्वीपाला उत्तरेकडून वळसा घातल्यानंतर सूर्य दृष्टीत पडतो तसे असे ते अत्यंत उंच शिखर आहे तेथे वैखानस नावाचे ते तपस्वी वालखिल्य महर्षी सूर्याप्रमाणे प्रकाशत असतात हे सुदर्शन द्वीप आहे त्याच्यासमोर सर्व प्राणीमात्रांचे तेज आणि डोळा असणारा सूर्य प्रकाशतो त्या पर्वताच्या पाठीवर गुहावनात सर्वत्र वैदेहीसह रावणाचा शोध घ्या कांचन पर्वताच्या आणि महात्म्या सूर्याच्या तेजाने भरून जाऊन प्रातकाळची संध्या आणि पूर्व दिशा लाल दिसतात साऱ्या पृथ्वीचे आणि जगताचे आणि सूर्याच्या उदयाचे हे द्वार पूर्वीच करण्यात आले आहे म्हणूनच तिला पूर्व दिशा म्हणतात त्या पर्वताच्या पाठीवर ओहोळ्यावर गुहामध्ये सर्वत्र वैदेहीसह रावणाचा शोध त्याच्या पलीकडे पूर्व दिशा देवाने व्यापलेली आहे ती तुम्हाला जाण्याला कठीण होईल तेथे चंद्र सूर्य नसल्यामुळे प्रदेश दिसू शकत नाही तो अंधाराने व्यापलेला असतो त्या सर्व पर्वतावर गुहात आणि नद्यांवर मी ज्यांचा उल्लेख केला नाही त्याही प्रदेशात जानकी शोधा येथपर्यंतच वानरविरानो तुम्हाला जाणे शक्य आहे त्याच्या पलीकडे प्रकाश नाही सीमा नाही त्याच्या पलीकडचे आपल्याला ठाऊक नाही वैदेहीचा आणि रावणस्थानाचा शोध घेऊन पूर्ण एक महिन्यात उदय पर्वतापर्यंत जाऊन परता एक महिन्याच्या पुढे राहू नये राहणारा माझ्याकडून वधाला पात्र होईल हेतू पूर्ण साध्य करून आणि मैथिल्याला हस्तगत करून परत या अनेक वनरायाने शोभणारे महेंद्राची कांता जी पूर्व दिशा ती कौशल्याने फिरून वानरानं रघुवंशी रामाची प्रिया सीता तिला प्राप्त करून परत या आणि सुखीवा किशकिन जाकांडाचा चाळीसावा सर्ग समाप्तो